गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय तिसरा अर्थ ओवी सहाशे अकरा शिष्याच्या बुद्धीला परब्रम्ह आकलन जसे जसे होत जाते तसा तसा त्याचा भ्रम कमी होऊ लागतो आणि त्याचा भ्रम कमी होऊ लागला आहे असे पाहून गुरुलाही आनंदाचे भरते येते. तिकडे सेनापती वगैरे राजसेवक शत्रु सैन्याचा पराभव करतो पण इकडे राजा यशाची गुडी उभारतो तसेच शिष्य परमानंद निमग्न झाला असे पाहून गुरु ही होतो ज्या सद्गुरू शिष्यावर अनुग्रह करण्याची प्रबल कळकळ कल असते त्यामध्ये हे भागवत धर्म पूर्णपणे राहतात आणि तोच ज्ञानी सद्गुरू. पूर्णपणे अनन्य श्रद्धेने युक्त असतो आता प्रबुद्ध आपल्या उपदेशाचा उपसंहार करतो पूर्वोक्त भागवत धर्मांना शिक्षण पुरुष शिकवणारा शिकणारा मनुष्य तदुत्थ भक्त्या भागवत धर्माच्या आचरणाने उत्पन्न झालेल्या भक्तीने नारायण हा सन भगवंताच्या ठिकाणी तत्पर होत दुस्तराम अपिमायाम मायेला दुस्तरा धर्माचे शिक्षण घेणारा भक्त त्या धर्माचरणामुळे उत्पन्न झालेल्या भक्तीने नारायण परायण होता दुस्तर मायेचे उल्लंघन करतो भागवत धर्माची स्थिती अशी आहे सद्गुरुला शरण जाऊन भगवत भक्तीने तिचा अभ्यास करावा म्हणजे मायेची शक्ती बाधू शकत नाही माया वेदशास्त्रांना अनावर आहे परंतु भगवत भक्त केवळ हरिनामस्मरणाने त्या मायेला अनायासाने तरुण जातात हरिनामाच्या गजरापुढे माया त्वरेने पळून जाते त्यामुळे हरिभक्तास तरुण घडतो व सुखाचा सुकाळ होतो हे राजा नारायणाच्या चरणाचे भजन केले असता त्या श्रेष्ठ परमात्म्याची माया सहज तरुण जाता येते त्या भजनाचा उपाय मी तुला सांगितला राजा तू मायेच्या तरुणोपायाविषयी प्रश्न केला होतास यास्तव हे नृप्रेष्ठ भगवत भक्ती हाच त्याचा मुख्य उपाय आहे हे तू निश्चयाने समज भक्ती तृप्ती मुक्ती व भगवत प्राप्ती नित्य असते व हरिभजनाने मायेची निवृत्ती होते गर्जनेने माया जीव गर्जने पळत सुटते भोळे भाळे भक्त सुद्धा हरिभजनाच्या सामर्थ्याने महामायेला तरुण जातात ज्या नारायणाच्या भक्तीने भक्त मायेला तरुण जातात त्या नारायणाचे मुख्य लक्षण स्वतः सार्वभौम राजा पुढे विचारतो नारायण परायण भक्त मायेला तरतात असे प्रबुद्धाने सांगितले असता ब्रह्मच नारायण भगवान परमात्मा असे म्हटले जाते याविषयी शास्त्रांमध्ये तत्वेतमात्मा शब्दांनी उल्लेख करतात भगवान नारायणामध्ये हे विश्व आरोपित आहे इत्यादी प्रमाणे आहेत तेव्हा या सर्व शब्दांनी ती निर्विशेष वस्तू सांगितली जाते किंवा त्यात काही विशेषांश आहे असा या राजाच्या प्रश्नाचा भावार्थ आहे सर्व प्राण्यांमध्ये भगवतभावना ठेवणे हा मायेच्या तरणाचा मुख्य उपाय आहे हे ऐकून राजा अत्यंत संतुष्ट झाला आणि त्या आनंदाने तो परब्रह्माचे स्वरूप विचारू लागला ज्या नारायणाची भक्ती केली असता उत्तम भक्त मायेला तरतात त्या नारायणाचे स्वरूप राजा बुद्धीपुरस्सर विचारतो सद्वस्तूलाच ब्रह्म परमात्मा व नारायण म्हणतात तेच परिपूर्ण वस्तुरूप आहे तेच सर्व जगाचे अधिष्ठान योगाने, त्याच्या परिपूर्ण व त्यालाच वेद स्वतः नारायण असे म्हणतात यास्तव त्याचे तत्व मला सांगा खरोखर तुमच्या सारखे ज्ञान निधी मला आज मोठ्या भाग्यानेच लाभले आहेत तुमच्या वचनामृताचे प्राशन करून माझी अहम शांत झाली आहे स्वानंदाला भरते आले आहे चित्तवृत्ती श्रवणास लाचावली आहे कितीही श्रवण केले तरी तिची तृप्ती होत नाही राजाचा हा श्रेष्ठ प्रश्न ऐकून प्रबुद्धा धाकटा भाऊ पिप्पलायन मोठ्या आनंदाने बोलावयास पुढे सरसावला नरेंद्र हे राजा असलय हेतु उत्पत्ती स्थिती संहारांना कारण परम स्वयं अहतू पण स्वतःला काहीच कारण नाही अशा येत स्वप्न जागर सुषुप्तिशु स्वप्न जागृती निद्रांमध्ये सतत असणारे चैतन्य शक्ती दिलेली अशी सुरुदयानी चरंती देह इंद्रिय प्राण मन आपापला व्यवहार करतात तत ते एकमेव परमत अवेही ते एकच श्रेष्ठ तत्व जाण या श्लोकात पूर्वोक्त प्रश्नाचे उत्तर दिले आहे त्याचा भावार्थ असा या विश्वाचा उत्पत्ती स्थिती लयाचे कारण पण स्वतः हेतुरहित असा जो नारायण ते परमत आहे असे तू समज स्वप्न जागृती सुषुप्ती यामध्ये अनुवृत्त होणारे कारण तुरीयम त्रिशुसतम असे हाच मुनीपुढे सांगणार आहे व या तीन अवस्थांहून भिन्न अशा समाधी इत्यादी मदे ही अनुवृत्त होणारे जे सत ज्याला ब्रह्म असे म्हणतात तेही परतच आहे असे तू जाण देह इंद्रिय प्राण व मन ही ज्याच्या योगाने संजीवित होऊन आपापल्या व्यापारात प्रवृत्त होतात त्यालाच परमात्मा म्हणतात हा परमात्मा ही परमतत्व आहे असे तू जाण याप्रमाणे जगत हेतुत्व सर्वत्र अनुवृत्ति व संजीवन या तीन लक्षणांनी नारायण ब्रह्म व परमात्मा या तीन नावांनी बोलले जात असलेलेही ते एकच परमतत्व आहे असे तू समज हे राजा ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते तिचे पालन होते व प्रलयकाळी ज्यात लय होतो जो त्रैलोक्याचे व जगाचे मुख्य कारण आहे पण स्वतः मात्र आपल्या सत्तेने हेतूरहित आहे जो सत चित व आनंद यांनी सर्वदा परिपूर्ण आहे तोच नारायण होय असे तू निश्चयाने जाण ज्याप्रमाणे सायंकाल प्रातकाल व माध्यान या तिन्ही कालांनी आकाश लिप्त होत नाही त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही काली परमात्मा नारायण समान व अलिप्त असतो स्थिती व प्रलय यामध्ये पाहणारा कोण म्हणून म्हणशील तर याविषयी स्पष्टार्थ दृष्टांत देतो तो ऐक जाग्रिक असलेल्या समाधीमध्येही साक्षीत्वाने ज्याचा अनुभव येतो तो, तो नारायण होय असे तू निश्चयाने जाण जागृतीचे ज्ञातृत्व स्वप्नाचे मिथ्याभान व सुषुप्तीचा पूर्ण साक्षी तो नारायणच आहे याप्रमाणे जो हृदयस्थ परमज्योती परमात्मा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे त्यालाच नारायण म्हणतात पण ही अशा प्रकारची ब्रम्हप्राप्ती अगम्य आहे असे तुला वाटेल म्हणून ब्रह्म सहज हाती कसे लागेल ती युक्ती मी तुला सांगतो तो पूर्ण ब्रह्ममूर्ती परमात्मा तुझ्या हृदयामध्ये आहे त्याच्या सत्तेनेच मन बुद्धी प्राण व इंद्रिय आपापला व्यापार करतात नेत्र रूप त्याच्या व बुद्धी जाणते त्यामुळेच देह सचेतन होतो मृदू कठीण इत्यादी स्पर्श कळतात पायामध्ये गमन करण्याची व हातामध्ये ग्रहण करण्याची शक्ती येते प्राण श्वासोच्छास करतात नेत्रांचे निमिषोन्मेष होतात व प्राणी विषयानंदुभव घेतात याप्रमाणे जो त्रिभुवनातील चालक हृदयामध्ये रूपानंदाने नांदतो त्याला नारायण म्हणतात व तोच परमात्मा आहे ज्याच्या योगाने मन बुद्धी प्राण इंद्रिय आपला व्यवहार करतात तो इंद्रियादिकांच्या अधीन आहे असे तू म्हणतोस पण ही गोष्ट कल्पांतही घडणे शक्य नाही तू ज्ञाने जाणवया पण ते जाणणे पण विसरतोस कारण स्वरूपामध्ये सर्व भाव सोडून जेव्हा सद्भाव उपसतो तेव्हा ब्रह्म स्वतःच प्राप्त होते वरील श्लोकात अवेही म्हणजे जाण असे सांगितले पण त्यामुळे या तत्वाला विषयत्व प्राप्त झाले म्हणून पुढील श्लोकाने त्याचा निषेध करतात यथा स्वाहा अनलम न प्रकाशयती ज्याप्रमाणे अग्नीच्या अंशभूत ठेणग्या अग्नीला प्रकाशत नाहीत वा जाळत नाहीत ततः मनहा विशती त्याप्रमाणे मनाला ब्रह्मात गती नाही उत वाक चक्षु आत्मा तसेच वाणी नेत्र वा बुद्धी प्राण आणि इंद्रिय शब्द हा अपि बोधक निषेधतया वा वेदही नेती नेती म्हणत बोध करून देणाऱ्या साधनांचा निषेध करून आत्ममुलम अर्थोक्त आह आत्म्याविषयी प्रमाण असूनही तात्पर्य सांगावे अशा रीतीने सांगतो या दृते निषेध सिद्धीही न भवती या ब्रह्मा व्यतिरिक्त निषेधाची सिद्धीच होत नाही या परमतत्वाला मन विषय करीत नाही वाकही विषय करत नाही चुर इंद्रिय आत्मा म्हणजे बुद्धी त्याला विषय करीत नाही प्राणही आपल्या क्रियाशक्तीने त्याला प्राप्त होत नाही इतर इंद्रिये त्याला विषय करीत नाहीत जसे अग्नीचे अंशभूत विस्फुल्लिंगादि अग्निला प्रकाशित करीत नाहीत किंवा दग्ध करीत नाहीत त्याचप्रमाणे अंशभूत इंद्रिया त्याला प्रकाशित करीत नाहीत जड मन आदी वृत्तींमध्ये अभिव्यक्त होणारा जो आत्मप्रकाश त्याला व त्या त्या वृत्तीला प्रकाशित करणाऱ्या आत्मप्रकाशाला मन आदी प्रकाश विषयत्व नाही याविषयी प्राणस्य प्राणम येतो वाचो निवर्तनते इत्यादी श्रुती प्रमाण आहेत अहो पण मी त्या औपनिषद पुरुषाविषयी प्रश्न करतो अशी श्रुती असल्यामुळे आत्म्याचे शब्दविषयत्व प्रतीत होते अशी आशंका घेऊन पिप्पलायन शब्दोपी इत्यादी उत्तरार्धाने म्हणतो शब्दही आत्म्याविषयी प्रमाण होत नाही तर तो सुद्धा साभार आत्मप्रतिपादन करू शकत नाही तर लक्षणेने आत्मप्रतिपादन करतो कारण तो स्वतःच आपल्या बोधकत्वाचा निषेध करणारा आहे येतो वाचो निवर्तनते इत्यादी अनेक श्रुती आत्मा वाघादी इंद्रियांचा विषय होत नाही असे म्हणतात तर मग श्रुती आत्मप्रतिपादन करीत नाहीतच मग असे असताना त्या लक्षणे प्रतिपादन करतात असे का म्हणता अशी आशंका आली असता मुनी म्हणतो नेती नेती अस्थुलम अनणू इत्यादी निषेधाचे अवधीभूत अधिष्ठानभूत जे ब्रह्म त्या त्या निषेधाची सिद्धीच होत नाही कारण जो जो निषेध तो सावधी म्हणजे अधिष्ठान युक्त असतो मन वैकुंठ कैलास क्षीरसागर वगैरे सर्वांची कल्पना करते पण आत्म्याची कल्पना करण्याचे सामर्थ्य त्यामध्ये नाही स्वत त्रिभुवनाची कल्पना करणारे मनही आत्मस्वरूपात प्रवेश करू शकत नाही निश्चयात्मक बुद्धीलाही ते अगम्य आहे जे मन व बुद्धी यांचा विषय न होणारे ते परात परब्रह्म वाघ इंद्रियांचा विषय होणे कधीच शक्य नाही आकाशाची लागले चारी पदर, रीते त्या शब्दाने आत्मवस्तू बोलू लागल्यास होतो प्राण्याच्या चलन सामर्थ्याने शरीरात सर्व क्रिया होतात पण वस्तू त्यांचा विषय होत नाही मग इंद्रियांचा विषय कसा होणार डबक्यात प्रतिबिंब झालेला सूर्य त्यातील पाण्याने जसा भिजत नाही तसाच मन बुद्धी इंद्रिय नशनशक्ती पर श्रवणाचे सावधान श्रवण जो घाणाचे मूळ रचनेचीही रचना त्वंगिंद्रियांचा आधार जीवाचा जीव इंद्रियांना प्रकाशित करणारा कर्मे करूनही अकरता तो इंद्रियांचा विषय केव्हाही होत नाही अहो जेथे बुद्धी सुद्धा पोचत नाही तेथे मन आपल्या मनसामर्थ्याने प्रवेश कसे करणार श्रवण नयन इत्यादी विषयांचा तरी ते विषय कसे होणार अहो, जिथे प्राणही कुंठित होतो आणि वाघेंद्रिय लाजून परत फिरते तेथे कं काय कथा का अग्नीपासून क्षणोक्षणी अनेक ठिंड्या पडतात पण त्यात अग्नीचे स्वरूप पूर्णपणे प्रकट होत नाही सूर्यापासून असंख्य किरण प्रकाश पावतात पण त्यात स्वतः सूर्य प्रकट होत नाही समुद्रापासून अनेक तरंग उद्भवतात पण त्यात समुद्राचे पूर्ण स्वरूप प्रकट होत नाही त्याप्रमाणे ब्रह्मापासून अनेक इंद्रिये उद्भवतात पण त्यांनी ब्रह्माला जाणणे हे कधीही संभवत नाही केळ्यापासून जर केळं उत्पन्न झाली किंवा साखरेपासून ऊस उत्पन्न झाला तर इंद्रिये ब्रह्माला जाणू शकतील पण तसे होणे केव्हाही शक्य नाही ब्रह्मादिकान नाही आपल्या सामर्थ्याने ही गोष्ट घडवून आणता येत नाही अहो पण इंद्रियांनी जर ब्रम्हज्ञान होत नसेल तर जीवाचे भवबंधन कधीच सुटणे शक्य नाही आणि त्यामुळे जन्ममरण अनिवार्य आहे असे होईल शब्दापासूनच अपरोक्ष साक्षात्कार होतो अशी श्रुती व शास्त्र यांची प्रतिज्ञा आहे पण तीही यावरून खोटी ठरते अशी आशंका तुला येईल म्हणून तिचेही निरसन मी करतो ते तू सावधान चित्ताने ऐक शब्द विद्या वृत्ती उत्पन्न करून स्वतः लय पावतो व जीवाला ब्रह्मज्ञान देतो श्लोकार्ध प्राण आणि इंद्रिय त्याला जाणत नाहीत नेती नेती हे श्रुतींचे शब्दात कारण हे मूळ नसेल तर त्या विषयांची उपपत्ती मी तुला या श्लोकाच्या उत्तरार्धाने सांगतो शब्दाने जीवाला संसारातून सोडवण्याची पैज लावून मोठ्या त्वेषाने विडा उचलला पण तो जेव्हा तत्वांचे परीक्षण करू लागला तेव्हा आपला विषय होणारे पदार्थ जात आत्मा नवे असे पाहून तोही शेवटी थकला त्यामुळे श्रुती नेती नेती म्हणजे पृथ्वी आप व तेज हे मूर्त भूत्रय आत्मा नव्हे आणि आकाश व वायू हे अमूर्त भूतद्वयही आत्मा नव्हे अशा अनात्मपदार्थांच्या निषेधाने बोध करते पण तिलाही साक्षात वेदानुवादाने आत्मवस्तूचा बोध करवत नाही जे शब्दाचा विषय होत नाही तेच ब्रह्म होय व त्याची खूण ज्याला कळते तोच स्वरूपाने स्वतः ब्रह्म होतो श्रुती नेती नेती या वचनाने शब्दाचा निषेध करून लक्षणावृत्तीने वस्तू दाखवते त्या शब्दांनी निशब्द ब्रह्मात्म्याला जो ओळख ओळखू शकतो तोच साक्षात परब्रम्ह होतो शब्दनिषेध मुखाने ज्याचा बोध करतो त्या तत्वात ज्याची एकरूप होऊन जाते ते तत्वच परब्रह्म आहे असे तू निश्चयाने जाण ते तत्वच निषेधाचा परमावधी आहे द्वैत द्वैतनिषेधाचे ते अधिष्ठान आहे शब्द आपल्या सर्व शक्तीसह लीन होऊन जीवाला परब्रम्ह प्राप्ती करून देतो शब्दापासूनच अपरोक्ष ज्ञान होते असे जे श्रुतींनी म्हटले आहे ते हेच होय वाणी मन व बुद्धी ही ज्याला विषय करीत नाहीत तो निषेधाचा अवधी आहे त्यालाच परब्रम्ह म्हणतात जे वाचेला बोलवणारे पण ती वाक विषय बोलू शकत नाही जे मन बुद्धी इत्यादी पण मन बुद्धी ज्याला जाणत नाही जे नेत्रांना रूपाधी दाखवणारे पण ज्याला नेत्र पाहत नाहीत जे श्रवण व घराण यांना ऐकण्याची व वास घेण्याची शक्ती देते पण ही दोन्ही इंद्रिये ज्याला जाणत नाहीत याप्रमाणे ते सर्वांना जाणणारे पण सर्व ज्याला सर्वथा जाणत नाही, व ज्याला जाणण्यास समर्थ असे दुसरे या जगात काहीही नाही अशा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला जाणणारे जे तत्व त्यात शब्दाला प्रवेश करावयास अवकाशच मिळत नाही जे कृष किंवा विपुल नाही जे वक्र किंवा वर्तुळ नाही जे सूक्ष्मही नाही व स्थूलही नाही तेच केवळ निर्विषय आहे जाला रूप, गुण आश्रम वर्ण व मितुपन नहीं जन्मरण नहीं जे हलके नाही, व जड़ नाही, ना जे रोड नहीं व लि नाही, जे वस्ते आख लाब नहीं वडिल कि धाकटे नहीं जे विचार करू लगे जेथे विवेक ही कुंठित होते ज्याला आदि अंत मध्यस्थिति नहीं जे सगुण नहीं व गुणातीत ही जे अद्वयत्वाने अनंत व अच्युत आहे त्या स्वरूपाने शब्दांनी वर्णन करण्याची खटपट वेदांनी केली श्रुतीने पुष्कळ वाग विस्तार केला पण शेवटी ती बिचारी इतके कष्ट करू नाही शेवटी नेती नेती असे म्हणून लाजून मुकाट्याने बसली तर मग काय वेदही त्याला न जाणता परत फिरला नाही असे नाही त्याला त्याचे स्वरूप कळले पण त्याला ते शब्दांनी वर्णिता त्यासाठी त्याने मौन धरले पण निशब्द होऊन तो तटस्थ राहिला याप्रमाणे वेदाने दृढ मौन धारण केले असता षष्टास्त्रता श़... धरून अतिवादाने वल्गना करू लागली पण शब्दवृत्ती सोडल्यानेच ब्रह्मज्ञान होते हे रहस्य पूर्णपणे ओळखून वेदाने शब्दानेच शब्दाचा निषेध केला व दृढ धारण केले वेद मौन धारण केले पाहून बांभावलेली शास्त्रे शब्दाचे रान शोधू लागली पण त्यांना आत्मसमाधान लाभले नाही वेदार्थ समजून घेऊन ज्यांनी ब्रम्ह केलेले असते त्यांच्या ठिकाणी सर्व दर्शने एकत्वास प्राप्त होतात त्यांना शास्त्रे आपोआप कळतात व त्रिभुवन एकरूप दिसू लागते यावर राजा म्हणतो हे मुने ब्रम्ह एकच व अद्वितीय आहे असे आता तुम्ही सांगितले तेव्हा त्रिभुवन एक भासते असे जो म्हणता तो कोणाला मुनी म्हणतो हे राजा ज्याच्या वासनेचा फास तुटला आहे व अहंकाराची गाठ सुटली आहे आणि प्रार्ध देहध राहिले आहे त्याला ही सर्व सृष्टी एक रुपाने भासते त्याच्या अनुभवाची मधुर कथा या राजा सांगावी असा पिप्पलायनाच्या मनाला मोठा उल्हास वाटला आणि तो त्यामुळे स्वानंद वृत्तीने सर्व सृष्टीला ब्रम्हैक्याने वाखाणू लागला तर मग प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळे ब्रह्म नाहीच असे म्हणण्याचा प्रसंग येतो अशी आशंका घेऊन पिप्पलायन म्हणतो स्थूल कार्य व असत सूक्ष्म कारण ते सर्वही ब्रह्मच आहे कारण ते त्या दोहोंचेही आधी कारण आहे पण एकच ब्रह्म बहुविध कार्यकारणाचे कारण कसे असू शकेल कारण ते उरुशक्ती आहे उरू म्हणजे फार मोठी जी मायारूप शक्ती ती त्याची उपाधी आहे म्हणजे ते अनेक शक्तीयुक्त आहे आता त्याचे अनेक प्रकारे भान कसे होते तेच दाखवतात पूर्वी जे एकच असलेले ब्रह्म ते सत्व रज व तम या तीन गुणांनी युक्त असलेले प्रधान आहे असे म्हणतात त्यानंतर क्रिया शक्तीने युक्त असलेल्या त्याला सूत्र असे म्हणतात ज्ञानशक्तीने युक्त असलेल्या त्याला महत असे म्हणतात अहम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जीवाला जीवोपाधी अहंकार म्हणतात पुढे ज्ञान म्हणजे देवता सर्व क्रिया व त्यांचे ज्ञान किंवा स्वतः भासणाऱ्या ब्रह्माच्या सिद्धीसाठी प्रमाणाची अपेक्षा नाही असा याचा भाव अर्थ ब्रह्म स्वभावतःच एक रूप आहे आणि हा प्रपंच ब्रह्मत्वानेच उद्भवला आहे म्हणून ज्ञाते लोक सृष्टीतील सर्व शुभाशुभ पदार्थ होते त्याप्रमाणे माया नांद तिचे कौशल्य विलक्षण आहे तिने नपुंसकाला पुरुषत्व आणले आहे तिचा पतिव्रता धर्म विचित्र आहे ती नपुंसकांच्या ठिकाणी ही काम उत्पन्न करते नामरहिताला नाव ठेवते तिच्यामुळे निष्कर्माला कर्म प्राप्त होते ती माया असंघाच्याही संघाला प्रवृत्त झाली त्याच्या स्पर्शा वाचूनही गर्भवती झाली प्रधान व महतो आली विकार विद्या व अविद्या या आपल्या स्वभावानी तिने जीव व शिव हा भेद उत्पन्न केला पुरुषाला अतिप्रिय होऊन आणि ज्ञान व अज्ञान या गावांमध्ये राहून त्याच्याकडून आपला भोग घेऊ लागली सुवर्णामध्ये जसा अलंकार तंतुमधे जसा पटाकार व भिंतीवर जसे चित्र भासते त्याप्रमाणे ब्रह्मा मध्ये माया साकार भासते मृतिकेची गोकुले गायीची खिल्लारे केली व अनेक नावे व आकार यांनी त्यांची पूजा केली तरी त्यात सर्वत्र मृतिका जशी व्याप्त असते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये माया जगद भासते तुपाच्या कण्या जशा तुपाहून निराळ्या नसतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये अभिन्न असलेली माया शक्ती अनेक पदार्थांना भासवते उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्म एक व अद्वितीय होते पण तेच अनेक कसे झाले हा माया संबंधाचा परिणाम आहे पिपलायन मुनी हाच अर्थ आता विशद करून सांगतात मूळचे मुख्य ब्रह्म ओंकार तेच अकार उकार व मकार असे तीन प्रकारचे झाले तेच सत्वादी त्रिगुणात्मक विकार होत त्रिगुणांच्या साम्यावस्थेला प्रधान म्हणतात तेच क्रिया शक्ती सूत्र आहे त्यात प्रकट झालेल्या ज्ञानाला महत्त्व म्हणतात अहम ब्रि पण तेच देहाकाराने परिणाम होऊन ते हज मी असे निश्चयाने म्हणू लागले म्हणजे वस्तूला जीव असे म्हणू लागतात क्रिया म्हणजे दहा इंद्रिये त्यांच्या अधिष्ठातृदेवतांना येथे ज्ञान असे म्हटले आहे अर्थ म्हणजे विषय फल म्हणजे सुख दुःख गुणांचे विकार असे विषय त्यांचे ग्रहण करणारी इंद्रिये पणाने भोगता जीव व कर्माचरणाने ज्ञानक्रिया हे सर्व हि पूर्ण ब्रह्म आहे असे जाणावे साखरेचा सा मोठा फणस केला असता त्याचे काटे साल चारखंड आठळ्या हे सर्व हि केवळ साखरेचे असते त्याप्रमाणे सर्व जगदाकार केवळ ब्रह्म आहे चिंध्यांची बाहुली केली व भिन्न भिन्न अवयव दाखवले तरी त्यात केवळ सूतच असते त्याप्रमाणे निर्विकार परब्रकाराने जगाला विश्वप्रपंच असे नाव आहे परंतु ते शुद्ध परब्रह्म आहे हा उत्तम उपनिषद अर्थ आहे वेदांतातील परम पर तो हाच पण ब्रह्मच जगदाकार झाले आहे व सर्व जगत विकारवान आहे त्यामुळे ब्रमालाही विकार होतो असे कित्येक जण म्हणतात परंतु हे राजा ही गोष्ट त्रिकाली संभवत नाही सर्व कार्याला जन्मादी विकारत असल्यामुळे ब्रह्मालाही विकारत प्राप्त होते अशी आशंका घेऊन पिपलायन मुनी म्हणतो आत्मा म्हणजेच ब्रह्म उत्पन्न झालेले नाही जन्माच्या अभावामुळेच अस्तित्व रूप दुसरा विकारही त्याला नाही त्याची वृद्धी होत नाही वृद्धी या तिसऱ्या भाव विकाराच्या अभावामुळेच त्याचा विपरिणाम व शेवटी तो मरणारही नाही कारण उत्पन्न होऊन नाश पावणाऱ्या बाल तरुण इत्यादी देहांच्या त्या त्या हा दृष्टा आहे अवस्थावानांचा दृष्टा त्या अवस्थांनी युक्त होत नाही असा याचा भाव तर मग अवस्था रहित असा हा आत्मा कोण आहे त्याचे उत्तर हा केवळ अनुभव रूप रूप आहे तर मग त्याला क्षणिकत्व असेल नाही त्याचे स्वरूप ज्ञान क्षणिक नाही कारण तो सर्व देशांमध्ये सर्वदा अनुवृत्त असतो अहो पण नीलवर्णाचे ज्ञान नष्ट झाले पितवर्णाचे ज्ञान नष्ट झाले अशी प्रतिती येत असल्यामुळे ज्ञानाला अनपायित्व नाही अशी आशंका घेऊन मुनी म्हणतो सद्रुप ज्ञानच इंद्रिय बलाने नाना प्रकारे कल्पिले आहे म्हणजे नीलादी आकाराचा वृत्तीच उत्पन्न होतात व नाश पावतात ज्ञान कधीही उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही असा याचा भाव अर्थ व्यभिचार पावणाऱ्या वृत्तींमध्ये व अवस्थांमध्ये ज्ञानाचा व आत्म्याचा अव्यभिचार कसा असतो याविषयी जसा प्राण असा येथे दृष्टांत दिला आहे ब्रह्माला आईबाप नाहीत त्यामुळे त्याला जन्मच नाही आत्मा जर एकदेशी असता तर तो मायेच्या पोटी जन्माला आला असता परंतु आत्म्याने रही तशी तिळभरही कोठे जागा सापडणार नाही असे त्याचे पूर्णत्व आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्माचा गंधही नाही जन्मापूर्वी बाळाचे नास्तित्व असते म्हणजे ते नसते जन्मानंतर त्याचे अस्तित्व मानतात पण ही अस्ती नास्ती भाषा आत्म्याला नाही आत्मा आता आहे व पूर्वी नव्हता असे कधीही म्हणता येत नाही कारण तो नित्य अखंड आहे बालक देहरूपाने जन्माला आला असता त्याची दिवसेंदिवस वाढ होत असलेली दिसते पण आत्म्याला तसा बाल जन्म नाही त्यामुळे त्याची वृद्धीही होत नाही ज्याला तत्वत वृद्धी नाही त्याचा विपरिणामही संभवत नाही त्यामुळे आत्म्याला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था सर्वथा नाहीत मी जो बालत्वाने लहान होतो तोच तारुण्याने मोठा झालो आणि हर हर आता या वृद्धावस्थेला प्राप्त झालो आहे असा जो तिन्ही अवस्था जाणणारा तो परमात्मा होय जो द्रष्टा साक्षी व अवस्था तो अवस्थाभूत केव्हाही होणे शक्य नाही देहात असूनही जो अवस्था रहित तोच निश्चित परमात्मा होय अवस्थाशून्य आत्मा पूर्ण निर्विकार आहे त्यामुळे त्याला क्षीणत्व कधीच येत नाही त्याला जन्मच नाही त्याला मरण कोटचे पण पूर्ण निर्विकार अवस्था शून्य व जन्म मरण रहित असा तो आत्मा कोण आहे म्हणून म्हणशील तर तो सर्वज्ञ स्वरूप आहे असे तू जान। ज्ञानही क्षणिक आहे कारण घट ज्ञानाने पटज्ञानाचे निरसन होते म्हणून म्हणशील तर ज्ञानाचे निरसन होत नसून इंद्रिय विषय प्रवृत्तींचा नाश होतो ज्ञान जसेच्या तसेच अविनाशी असते त्याविषयीच मी एक पूर्ण दृष्टांत सांगतो जसा प्राण देहाला वाढवतो पण देहच अवस्थानी युक्त होतो प्राण जसाचा तसा अवस्था शून्य असतो प्राण देहाकडून सर्व क्रिया करवतो पण देहावस्था प्राणालाही बाध्य करू शकत नाही आत्मा तर प्राणालाही सामर्थ्य देणारा आहे तेव्हा त्याला देहावस्था कशा असणार याच प्राणाच्या दृष्टांताने परब्रह्माचे निर्विकारत्व निश्चित करावे आता मुनी पुढील लोकार्दाने आत्मा देह व इंद्रिय याहून वेगळा आहे असा बोध करतो अंडज, स्वेदज, जरायुज व उद्भीज या शरीरातील प्रत्येक जीवामध्ये प्राणाची अनुवृत्ती होते याप्रमाणे दृष्टांतभूत प्राणाचे निर्विकारित्व दाखवून द्राष्टांतिकातही ते दाखवतात त्याच वेळी आत्मा सविकार असल्याप्रमाणे कसा प्रतीत होतो उत्तर जेव्हा जागरावस्थेत इंद्रिय गण असतो व स्वप्नात जागृतीतील संस्कारांनी युक्त असा अहंकार जागत असतो तेव्हाच आत्मा सविकार असल्याप्रमाणे भासतो पण जेव्हा सुषुप्तावस्था सुरु होते तेव्हा त्या अवस्थेत इंद्रिय समूह लीन झाला असता व अहंकारही लीन झाला असता आत्मा निर्विकारच होतो कारण विकाराचे निमित्त असे जे लिंग शरीर त्या उपाधीचा त्यावेळी अभाव होतो अहो पण अहंकारापर्यंत सर्वांचा लय झाला असता शून्यच अविशिष्ट राहणार तेव्हा निर्विकार आत्म्याचा तेथे संदर्भ कसा आहे या पदांनी उत्तर त्या विशेष ज्ञान शून्य सुखात्म स्वरूप सुषुप्ति साक्षीची स्मृती आम्हाला होते मी एवढा वेळ सुखाने निजलो होतो मला काही कळले नाही असे त्याचे निजून उठल्यावर स्मरण होते ज्याचा अनुभव घेतला नाही त्याचे स्मरण होत नाही पण झोपेतील सुखाचे व अज्ञानाचे स्मरण होते त्यावरून तही आत्मानुभव आहेच तथा विषय संबंधांच्या अभावामुळे तो स्पष्ट नाही असा याचा भाव अर्थ यद्वयी तन्न पश्य अशी या विषयी श्रुती आहे जरायुज अंडज स्वेदज व उद्भीज यामध्ये प्राण सहजच आत्मसंबंधाने सदा राहतो प्राणसंबंधाने आत्मा वागू लागला असता त्यालाच जीव म्हणतात त्या देहावस्था प्राण्याला प्राण्यालाही विकार युक्त करू शकत नाहीत तर मग त्या जीवाला विकृत कशा करणार आत्मा देहेियांकितांत राहत असताना देहावस्थांना अलिप्त असतो पण तो कसा आहे हेही मी दृष्टांताने सांगतो आत्मा जेव्हा जाग्रत देहात असतो तेव्हा त्याला सविकार म्हणतात तो देहेियावरील अभिमान सोडून स्वप्नात पूर्व चिंत ते स्वप्न शांत होऊन देहाभिमान लीन झाला असता सुशुप्तिकाली का, सर्व विकार शून्य पूर्ण परमात्मा होतो पण देहेंद्रियावरील अभिमान लीन झाल्यावर काहीच भासत नाही त्यावेळी सर्व शून्य होते अर्थात त्यावेळी चितगन आत्माही नाही म्हणून म्हणशील तर सांगतो या सुशुप्तित आत्मा नाही तर मी एवढा निर्णय ठिकाणी त्याला शून्य म्हणता येत नाही मी जागृतीत जागणारा सुषुप्तीत सुख भोगणारा व स्वप्नात स्वप्नद्रष्टा असा तिन्ही अवस्थात जो साक्षी तो केव्हाही शून्य होऊ शकत नाही राजा तोच शुद्ध चितगन पूर्ण परमात्मा आहे सुषुप्तित असा ब्रह्मानुभव जर येतो तर पुढे जागृतीत पुन्हा संसार का भासो असे म्हणशील तर त्या अवस्थेत अहंकार अविद्येत हो सर्वथा बाद होत नाही त्यामुळे संसार भ्रम होतो पण ती अविद्याच अहंकारासह जेव्हा नाश पावते तेव्हा जगद्रुपाने ब्रम्हच भासते जन्ममरणाचे नावही उरत नाही जीव ब्रह्मामध्ये एकूप होतो त्या अवस्थेत परमात्मा हेतू दृष्टांत प्रमाण प्रमेय प्रमाता इत्यादीकांनी रहित सदा प्रकाशरूप परमानंद व निश्चित परब्रम्ह होतो त्या अवस्थेत निरतिशय सुख नांदते आनंदानेच आनंदाचा अनुभव येतो जगत स्वानंदाने दुमदुमून जाते सर्वत्र स्वानंद बोध भरून राहतो मायेचे निरसन होऊन असा आत्मानुभव केव्हा येईल म्हणून जर विचारशील तर हे राजा यदुश्रेष्ठाला निष्काम भावाने भजावे म्हणजे मायेची निवृत्ती होऊन असा स्वात्मानुभव येतो अहो पण सुशुप्तित कुटस्थ आत्माचा अनुभव जर येत असेल तर पुनरपी संसार कसा संभवेल अविद्या व अविद्येचे संस्कार विद्यमान असल्यामुळे तो संभवेल असे म्हणाल तर अविद्यादिकांची निवृत्ती करणारा आत्मानुभव केव्हा येतो पिप्पलायन याचे उत्तर पुढील श्लोकात देत आहेत द्रव्यादिकांची इच्छा टाकून केवळ भगवचरणाच्या इच्छेने केलेल्या श्रेष्ठ भक्तीने शरीरेंद्रियांकडून होणाऱ्या कर्मांपासून उत्पन्न झालेल्या रागद्वेषादी चित्तकमलांचा पुरुष जेव्हा नाश करतो किंवा येथे पुरुष हा करता न घेता चेतहा हाच करता घ्यावा चेतहा म्हणजे अंतकरण आपल्यातील गुणकर्म कर्मजन्य मलाचे पूर्वोक्त भक्तीने जेव्हा क्षालन करते तेव्हा ते चित्त अतिशय शुद्ध झाले असता त्यात आत्मतत्व साक्षात उपलब्ध होते नेत्र निर्मल झाले असता पूर्वी सिद्ध असलेला सूर्यप्रकाश जसा दिसतो त्याप्रमाणे पूर्वी सिद्ध असलेलाच आत्मा शुद्ध अंतकरणात साक्षात उपलब्ध होतो आपल्याला निर्विकार स्वरूपाची प्राप्ती अवश्य व्हावी असे जर वाटत असेल तर त्याने मोठ्या उत्साहाने व न कंटाळता भगवत भक्ती करावी पुत्रेषणा वित्तेषणा इत्यादी ऐषणांचा त्याग करून लौकिकाची लाडून ईश्वराच्या भजनाने लौकिकदृष्ट्या एखाद्या सोंगासारखे निर्लज्जपणे नाचावे पुत्र वित्त व लोक यांच्या प्राप्तीची इच्छा याच पुत्रादी तीन एशणा होत त्यांचा त्याग करून हरिचरणांचे भजन करू लागले असता चित्ताचे मल हळूहळू नाश पाऊ लागतात राजस्वतामस कर्मांमुळे चित्तावर जे प्रबल मळ बसलेले असतात ते भक्तिरूप प्रेमजळाने धुतले जातात